ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक दुसरा प्रहुरी पांडव नाही संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन अर्जुना ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जण ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही ऐके संन्यासी तोची योगी ऐशी एक वाक्यतेची जगी गुढी उभवली अनेगी शास्त्रांतरी ऐक जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रानी जी या जगत ध्वजा उभारून प्रसिद्ध केली आहे जेथ संन्यासीला संकल्प तुटे योगाचे सार भेटे ऐसे हे अनुभवाचे निधटे ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्यास ठिकाणी योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते असे हे ज्याच्या अनुभवाच्या तरा तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय श्लोक तिसरा आ रुरुक्षोर्मुने कर्मकारण उच्चते योगारुढस्य शम कारण योगप्राप्त योग प्राप्त अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे योग झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितलेले आहे आता योगा चळाचा निमथा जरी ठाका वा आरी सोपाया कर्मपथा चुका झने अर्जुना आता योग रुपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचायचे असेल त्याने या कर्ममार्गरुपी पायऱ्यांना चुकू नये येणे यमन यमान चे नि तळव पाऊल वाटे येई प्राणायामा आड़कंठे चे कर्ममार्गाने जाणारा या नियमरुपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योग रूपी डोंगराच्या मध्यभागावर पोचतो मग प्रत्याहाराचा अधाडा जो बुद्धीचे आही पाया निसरड जेथ हटिये सांडी ती कडे लग नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो त्या निसर्ग कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत त्या प्रसंगात हटयोग्यांना शेवटी आपले प्रतिज्ञा सोडून द्यावे लागतात तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसा क्रमी ध्यानाचे चवरे रे सापडे तयाप्रमाणे प्राण व आपण या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो मगत या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेथ साध्य साधना खेव समरसे होय मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होत जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावेते ठाके ऐसिए सरसीए भूमिके समाधी राह ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते येणे उपाय योगारुढू जो निरवधी जाहला प्रौढू तयाची या निवाडू सांगे नाईक या उपायांनी जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला स्पष्ट रितीने सांगतो ऐक श्लोक चौथा यदा हि नेंद्रिय अर्थे शू न कर्म स्वनुसते सर्व संकल्प विषयांचे ठिकाणी आणि कर्माचे ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या ये झा जो आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो जय जयाचे सुख दुःखाचे निटले माणसाचे बोने घे विषय पासी ही आली असे नरी गे हे काय म्हणून ज्याच्या मनाला सुख दुःखाने स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाहीत विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी परी कही फळ हे तुची नाही अंतकरणी ज्यांची इंद्रिये कर्मे करीत आली परंतु ज्यांच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही असते निदे एतुला तुला जो चे तूची दिसे निदेला तुची योगा रूढू फला बोळखे तू जो देहधारी असून वरील प्रमाणे असतो व जागृती जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रिया शून्य असतो तोच उत्तम योग निष्णात आहे असे तू समज ते म्हणे अनंता हे बहु आई की योग्यता कवणे दिर्जुन म्हणाला कृष्णा तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते सांग त्याला अशी ही योग्यता कोण देतो श्लोक पाचवा उद्धरे दत्मन नम्ना आत्मानम नामानम सादयत आत्मय वह्यात्मन बंधुर आपण उद्धार करावा अवनती करू नये आपण स्वतः स्वतःचे मित्र आहोत आणि स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत त सोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलना है बोलणे कवणासी काय दिल कवणे अद्वैतीये तेव्हा कृष्ण असून म्हणाले तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का या अद्वैतामध्ये येथे कोणी कोणाला काय द्यायचे आहे पैव्या मोहाची एशे जे बळीया अविद्या निद्रितू होई जे ते वेळी दुस्वप्न हा भोगी जे जन्म मृत्यूचा अविवेकरूपी अंथरूणावर अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निसतो त्यावेळेला जन्ममरण रूपी वाईट स्वप्न अनुभवतो पाठी अवसात येचे वैते अवघे होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही हि आपण पाजे नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्या त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो म्हणि आपण चि आपणया घातु की जतू असे धनंजया चित्त देऊनी नाथिलीया देहाभिमाना म्हणून अर्जुना मिथ्या देहाभिमान त्याकडे चित्त देऊन देहच मी आहे असे चित्ताने मानून आपणच आपला घात करत श्लोक सहावा बंधुरामात्म येनात वैवात्मना जित अन आत्म नसतो शत्रुत्वे वरते आत्मय व शत्रुवत ज्याने स्वतः स्वतःला जिंकले म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली तो स्वतः स्वतःचा मित्र होय ज्याचा स्वतःवर ताबा नाही म्हणजे ज्याने आपले आत्मस्वरूपात जाणले नाही तो स्वतः स्वतःचेच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो हा विचारून अहंकारू सांडी जे वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण पे केली विचार करून अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मस्वरूप व्हावे म्हणजे आपणच आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल एरवी कोशकी टकाची आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी नाहीतर शरीर हेच उत्तम समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो तो कोसल्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो कैसे प्राप्तीची ये वेळे निदैव आंधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो काकवण एकू भ्रमलेपणे मी तो न भेगा चोरलो मने, ऐसा नाथिला छंदू अंत करणे घेऊन किंवा कोणी एक मनुष्य वेळ लागल्यामुळे पूर्वीचा मी, तो मी आता नाही मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो ए रवी हो येते आहे परी की कि जे बुद्धी तैशी नो हे देखा स्वप्नीचे निघाय कि मरेसाचे खरा विचार करून पाहिले तर हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे पण काय करावे त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही पहा स्वप्नातील तरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का जैशी ते शुकाचे निगारे नळिका भोविनली एरि मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही वायाची मान पिळी अटुवे हिये आवळी टिटाते नळी धरून ठाके मग व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवडीत ते नळी चवड्यात धरून राहतो म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावने चिया पडे खोड की मोकळी या पायांचा चवडा, गोवी अधिके मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे अशा या कल्पनेने खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवतो आतुडला, तो मग न सोडीच जरी नेल तोडूनी अर्धा या प्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटला दुसरे कोणी बांधले आहे का अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडित नाही म्हणून आपण आपण चिरिपू वाढविला हा संकल्प येर स्वयं बुद्धी म्हणे बापू जो नाथिला म्हणून ज्याने आपला संकल्प म्हणजे देहाभिमान वाढवला आहे तो आपला आपणच शत्रू होय श्रीकृष्ण म्हणतात दुसरा जो खोट्याचा मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी म्हणावा श्लोक सातवा जितात्मन प्रशांत सरम आत्माहित शीतोष्ण सुख दुःखाना अनुभवाने परमात्मारूप बनतो शीत अथवा उष्ण सुख अथवा दुःख मान अथवा अपमान यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल असतो तया स्वांत सकळ का मोप परमात्मा परवता दुरी नाही अश्या त्या पुरुषांनी आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब म्हणजे पलीकडे नाही जैसा किडाळाचा दोष उजाये तरी पंधरे तेची होये तैसे जीव ब्रम्हत्व आहे संकल्प ज्याप्रमाणे हिणक सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच शंभर नंबरी सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाद झाला असता जीवाला ब्रह्मत्व हे थे ठेवलेलेच आहे हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा नलगे मिळो जाणे आकाशा आनाठा घट फुटून हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशाला मिळण्याकरता ज्याप्रमाणे कोठे लांब जावे लागत नाही तैसा देहाहं नाथिला, असा मूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहाहंकार कारणांसह नाहीसा झाला आहे तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे आता शीतोष्णाची या वाहणी तेथ सुख दुखाची कडसणी ये न समाती काही बोलणी मानापमानाची आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत जे जीए वाटा सुर युजा ते उते ते ज्याचे विश्व होय तैसे तया पावे आहे तोची मनोनी। कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल ते त्याचे स्वरूप आहे म्हणून वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत देखे मेघवनी सुटती धारा तिया नरुपती जैसिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वर नवतीयाने पहा मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्राला खोचत नाहीत त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे त्या स्थित द्वंद्वे प्रतीत होत नाहीत श्लोक आठवा ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्चते योगी समलोष्टश्म ज्ञान व विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावलेले आहे म्हणजे विज्ञानाच्या निराशात खाली राहिलेले जे ज्ञान तदरूपच तो आहे जो निश्चल आहे जितेंद्रिय आहे मातीचे ढेकूळ दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे जो अशा गुणाने युक्त आहे त्याला योगी असे म्हणतात जो हा विज्ञानात्मकूभाव तर या विवरिता जाहलावावो। जवपा मग लागला जवपाहो तोची तो अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले मग आपण कोण आहो असे जेव्हा तो पाहावायच लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्याला कळले आता व्याप की एक हे उहपो ही जे ऐसी, ते करावी ठेली आपण आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक कि आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते ऐसा शरीरी ची परी कौतुक परब्रह्माचे निपाडे तुके जेणे जिंकली एके इंद्रिये ग अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो देहधरीच असतो परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो तो जितेंद्रिय सहजे तोची योग युक्त म्हणिजे साने थोर नेणी जे कवणे काळी तो सहजच जितेंद्रिय आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला, त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही देख सोनयाचे निखळ मेरू ये सणे आणि माती ये चे ढिखळ पहा शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा ढिक आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घे रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा पाह गेले तर पृथ्वीची किंमतही काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न पण तो ते दगडासारखे मानतो असा तो निरीच्छा असतो श्लोक नववा अप्रिय नातलग सज्जन पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय ते सुहुदा आणि शत्रु का उदासू आणि मित्रु हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदासानी मित्र अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वृत्तींची वेग कल्पना कोठन करावी तया बंधू कोण काह्याचा द्वेषीया कवनू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मीच विश्व आहे अशी प्रतिती आली आहे त्या स्नातलक कोण आणि कशाचा व त्याला वैरी तरी कोण मगतयाची तयाची ये दिोत्तम असे किरीटी काय परिसाची ये कसवटी वा अर्जुना वाईट चांगले असेल का परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील का ते जैशी निर्वाण वर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर ती परिसाची कसोटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम रंगाचे सोने करते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीमध्ये चराचरा विषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो जे ते विश्वालकाराचे विसुरे जरी या हाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रम्मे कारण विश्वातील प्राणीरूप अलंकारांचे समुदय जरी निरनिराळे आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्मरूप सोन्याचे बनलेले आहेत ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे, आहाच वाहाच न आघावे म्हणच चित्रे। असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकाराने फसत नाही घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतुची सैंध सृष्टी परि तो एका वाचून गोठी दुझी नाही वस्त्रावर दृष्टी टाकली असता त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे तंतुचीच रचना दिसते तरीही पण त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही ऐसे नी प्रती हे गवसे ऐसा अनुभव जया असे तुची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे अशा या न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय यात अन्यथा नाही असे समज जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सीठाव जयाचे निवो भ्रांता सही ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रम्हता मिळते जयाचे नि बोले धर्मूजिये देठी महा सिद्धी ते विये स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो ज्याची कृपा मोठ्या सिद्धीला उत्पन्न करते पहा स्वर्ग सुखादिक हे ज्याचा खेळ आहे स्वर्ग देणे हा ज्याचा हाताचा मळ आहे बिपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असोत या ते प्रशंसिता लाभु आ अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो ते राहू दे त्याची स्तुती केली असता हिता आहे पुढती असत वे न जयापा हद्वैत दिवसे मग आपण पाणू असे अखंडित पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे व मग निरंतर आपण आपल्याच ठिकाणीच म्हणजे स्वात्मसुखात निमग्न असतो